वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग पासष्टावर मग ते प्रस्त्रवन पर्वतावरील सुंदर वनात गेले युवराजाला पुढे करून सुग्रीवाला वंदन करून हनुमानाने सीतेच्या हालचालीविषयी सांगायला सुरुवात केली रावणाच्या अंतःपुरात तिला कोंडून ठेवले राक्षसींकडून होणारा छळ रामावर प्रेम निश्चित केलेला अवधी हे सारे रामापुढे वानराने सांगितले वैद्य हे सुखरूप असल्याचे ऐकून रामाने त्यावर विचारले देवी सीतेचे राहणे कुठे माझ्याविषयी तिचा भाव काय आहे असे वैदेही विषयीचे सारे वानरान तुम्हे मला सांगा रामाचे बोलणे ऐकून वानराने सीतेचा वृत्तांत उत्तम रीतीने जाणणाऱ्या हनुमानाला रामापुढे बोलण्याची विनंती केली त्यांची विनंती ऐकून वायुपुत्र हनुमान ज्या दिशेकडे सीता होती तिकडे देवी सीतेला माथा लवून प्रणाम करून बोलू लागला बोलण्याची कला त्याला माहीत होती सीतेचे आपल्याला दर्शन कसे झाले ते सांगून त्याने तो तेजाने झळाळणारा सोन्याचा दिव्य म्हणी रामाला दिला आणि हात जोडून तो होणारा योजन पसरलेला समुद्र ओलांडून मी जानकी सीतेला शोधित शोधीत तिला पाहण्याच्या इच्छेने निघालो तिकडे दुरात्म्या रावणाची लंका नावाचे नगरी दक्षिण समुद्राच्या तीरावर दक्षिणेकडे आहे तेथे रावणाच्या अंतपुरात सती सीतेला मी पाहिले रामा ती सुंदरी सारे मनोरथ तुझ्या ठिकाणी सोडून जगत आहे तिला मी राक्षसींच्या वेढ्यात त्यांच्याकडून वरचेवर त्रास दिला जात असताना पाहिली विद्रूप राक्षसींचा प्रमदामनात तिच्यावर पहारा आहे वीरा जी नित्य सुखात वाढलेली ती आता दुःखात पडली आहे रावणाच्या अंत ती कोंडलेली आहे राक्षसींचा तिच्यावर पहारा आहे एकविणी धारण करून बिचारी दीन होऊन तुझ्या विचारातच एकसारखे मग्न असते भूमीवर पडते तिचे अंग क्रांतीहीन झाले जणू शिशिरातील पद्मिनीच रावणाविषयी तिचे मन विडले आहे तिने मरायचे असे ठरवले काकूतचा मोठ्या प्रयत्नाने देवीचा मला शोध लागला ती तुझ्या ठिकाणीच मन लावून आहे हे निष्पापा मी हळूहळू इश्वाकू वंशाचे गुणवर्णन करू लागलो तेव्हा नरव्याघ्रा तिचा माझ्यावर विश्वास बसत चालला नंतर मग देवी माझ्याशी बोलू लागली मनातले सर्व तिने माझ्यापाशी उघड केले राम सुग्रीवांचे सख्य झाल्याचं ऐकून तिला हर्ष झाला इंद्रिय निग्रहपूर्वक तिची वागणूक काय, सदा तुझ्या ठिकाणी तिची भक्ती आहे अशी महाभागा मला जनकनंदीने उग्र तपाने आणि तुझ्या भक्तीने युक्त दिसली पुरुषश्रेष्ठा तिने मला खुण्याची म्हणून हकीकत देखील सांगितली जी तुझ्या सानिध्यात चित्रकुटावर असताना कावळ्याच्या संबंधात घडलेली होती वायुपुत्रा रामाना पुन्हा माझी विनंती सांग जे येथे पाहिलेस ते सारे सारे सांग असे जानकी मला म्हणाले हा मी यत्नाने जपून ठेवलेल्या मणी त्यांना दे मी काय बोलले ते सुग्री ऐकत असताना रामानं सांग हा कांतीयुक्त चुडा म्हणे मी मोठ्या यत्नाने जतन करून ठेवला आहे मन शि मनशिळेचा तो तिलक त्याच्याही आठवण करायला सांग असे ते मला म्हणाले समुद्रातून मिळालेला श्रीमान म्हणे मी तुम्हाला परत केला तुम्ही पाठवलेल्या अंगठीकडे पाहून जणू निष्पा तुम्हाला पाहत आनंद मी माने रामा एक महिनाच मी प्राण धरून धारण करीन महिन्याच्यावर मी राक्षसांच्या ताब्यात राहून जगणार नाही असे कृषी झालेली धर्म धर्मचारीणी रावणाच्या अंतपुरात कोंडून ठेवलेली मृग नायना सीता मला म्हणाली रामा जे जसे होते ते सारे मी तुला सांगितले सागराचे पाने कसे तरून जायचे त्याचाच आता पूर्णपणे उपाययोज हो हे सर्व समजून त्या दोघा राजपुत्रांना आश्वासन लाभले ती रामाला देऊन आणि देवी संबंधीचा सर्व वृत्तांत अगदी पहिल्यापासून सांगून वायुपुत्राने संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली सुंदरकांडाचा पासष्टावा सर्ग समाप्त